अध्याय अठरावा ययाती चरित्र श्री शुकाचार्य म्हणतात जशी शरीर धारण करणाऱ्यांची सहा इंद्रिये असतात तशी नभुषाचे यती ययाती ये संयाती आयती वियती आणि कृती असे सहा पुत्र होते ज्येष्ठ पुत्र यतीला नभूष राज्य देऊ इच्छित होता परंतु त्याने त्याचा स्वीकार केला नाही कारण राज्य चालवण्याचा परिणाम तो जाणत होता जो राज्यकारभरात प्रवेश करतो तो आत्मस्वरूपाला विसरतो जेव्हा इंद्रपत्नी शची हिच्याशी सहवास करण्याचा प्रयत्न केल्यामुळे महुषाला ब्राह्मणानी इंद्रपदापासून पदच्युत केले आणि त्याला अजगर बनवले तेव्हा सनावत यायाती बसला यायातीने आपल्या चार धाकट्या भावांना चार दिशांना नियुक्त केले आणि स्वतः शुक्राचार्यांची कन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा यांच्याशी विवाह करून व रक्षण करू लागला परीक्षितानं विचारले भगवान शुक्राचार्य ब्राह्मण होते आणि ययाती क्षत्रिय तर मग ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय असा प्रतिलिम म्हणून उलटा विवाह कसा झाला श्री शुक म्हणाले धानुराज वृषपर्व्याची शर्मिष्ठा नावाची कन्या एके दिवशी आपल्या गुरूंची कन्या देवयांनी आणि हजारो मैत्रिणींसह हो आपल्या राजधानीतील श्रेष्ठ बगीचामध्ये विहार करीत होती त्या उद्यानात फुलांनी लहडलेले अनेक वृक्ष होते त्यामध्ये एक मोठे सरोवर होते सरोवरात कमळे उमरलेली होती त्यावर भ्रमरगुंजारो करीत होती सरोवराजवळ गेल्यानंतर त्या सुंदर कन्यांनी आपापली आप वस्त्रे घाटावर ठेवली आणि सरोवरात प्रवेश करून त्या एक दुसरीवर पाणी उडवून खेळू लागल्या त्याचवेळी तिथे पार्वतीसह नंदीवर आरुढ होऊन झालेले भगवान शंकर येऊन पोहोचले त्यांना पाहून सर्व कन्या लज्जित झाल्या आणि ताबडतोबवर येऊन त्यांनी आपापली आप वस्त्री परिधान केली शर्मिष्ठने घाईने नकळत देवयानीचे वस्त्र आपले समजून परिधान केले त्यावर देवयानी चिणी म्हणाली अग पाहा ना या दासीचे हे भलतेच झाडस कुत्र्यांनी यज्ञातील हविषान्य खावे त्याप्रमाणे हिने माझे वस्त्र परिधान केले आहे ज्या ब्राह्मणांनी आपल्या तपोबलाने ही सृष्टी निर्माण केली जे परमपुरुष परमात्म्याचे मुख आहेत जे आपल्या हृदयामध्ये नेहमी ज्योतिर्मय परमात्म्याला धारण करतात आणि ज्यांनी लोकांना कल्याणाचा मार्ग दाखवला लोकपाल देवराज आणि लक्ष्मी देवीचे आश्रय परमपावन विश्वात्मा भगवान सुद्धा ज्यांच्या चरणांना वंदन करून त्यांची सेवा करता, त्या ब्राह्मण म्हणजे श्रेष्ठ असे आम्ही भगुवंशी त्या हिचा पिता वृषपर्मा आमचा शिष्य असे असतानाही शुभ्र आणि करावे त्याप्रमाणे हिने माझी वस्त्रे परिधान केली जेव्हा देवयांनी अद्वा अशा प्रकारे अदवा तदवा बोलू लागली तेव्हा शर्मिष्ठा क्रोधाने दिवसलेल्या नागिणीप्रमाणे निश्वास टाकीत दात ओठ खात तिला म्हणाली ए भिकांगणी स्वतःने न ओळखता तू किती बडबड करतेस कावळ्या कुत्र्यांप्रमाणे तू आमच्या घराकडे आशाभूतपणे पाहत नाहीस काय शर्मिष्ठीने अशा प्रकारे अतिशय कडबट शब्दांनी गुरुकन्या देवयानेला फटकारले आणि रागाने तिच्या अंगावरील वस्त्र हिसकावून घेऊन तिला विहिरीत दिले प्रविष्ठा घरी निघून गेल्यानंतर शिकार योगायोगाने राजा ययाती तिथे येऊन पोहोचला त्याला तहान लागल्यामुळे तो विहिरीजवळ आला असता विहिरीत पडलेल्या देवेयानीला त्याने पाहिले त्यावेळी तिच्या अंगावर वस्त्र हो नव्हते म्हणून त्याने आपला शेला तिला दिला आणि दयानुवंतकरणाने आपल्या हाताने तिचा हात पकडून तिला वर काढली अत्यंत प्रेमळ शब्दात देवयानी वीर ययातीला म्हणाली हे विहिर श्रोमणे राजन आज आपण माझा हात धरला आता अपन मजा हाथ धरला है दुसर को धरु नये वीरश्रेष्ठा हिंदी पड़िया कारण मान जे अचानकपण दर्शन तो ईश्वरा संबंध हो समझले पाजे मनुष्य प्रयत्न नहीं हे वीरश्रेष्ठा मीयापूर्वी वनस्पति का पुत्र कच्चा शाप दिलाता मन सुधा मैं शाप दिला ब्राह्मण मजे पानी ग्रहण करना नहीं हा संबंध शास्त्रविरुद्ध असल्याने ययातीला मान्य नव्हता परंतु प्रारब्धानेच आपल्याला ही भेट दिली असे म्हणून आपले मन सुद्धा हिच्याकड़ ओढ घेत आहे हे पाहून ययातीने तिची म्हणणे मान्य केली राजा ययाती जेव्हा निघून गेला तेव्हा देवयाने रडत पित्याकडे गेली आणि शर्मिष्ठा जे काही म्हणाली आणि तिनं जे केले ते सर्व तिने त्यांना सांगितले हुकून भगवान शुक्राचार्यांचे मन सुद्धा उद्विग्न झाले तौराहित्याची निंदा करू लागले त्यांनी असा विचार केला की यापेक्षा कबूतराप्रमाणे धान्य वेचून खाणेसुद्धा चांगले म्हणून ते कन्या देवयानीला बरोबर घेऊन नगराच्या बाहेर पडले वृषपर्व्याला हे समजले किंवा गुरु शत्रूला जाऊन मिळू नये म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्याने रस्त्यातच त्यांच्या चरणांवर लोटांगण घातले भगवान शुक्राचार्यांचा क्रोध तात्कालिक होता ते वृषपर्व्याला म्हणाले राजन मी देवयानीला सोडू शकत नाही म्हणून तिची जी इच्छा असेल ती तू पुरी कर ठीक है वृषिपर्विया मनोगत संगली वड़ीन माला जिथे देर्मिष्ठा अपने सखमा सऊदे अपने परिवारा आल्ले संकट कार्यान शर्मिष्ठे देवयानी चलने मान्य कि एक हजार सख्यास दसीप्रमाणी सेवा करू रही शुक्राचार्य देवयानी विवाह हो याती बरबर लग आणि दासी म्हणून देऊन त्याला सांगितले की राजन हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस थोड्याच दिवसानंतर देवयानी पुत्रवती झाली ते पाहून एक दिवस शर्मिष्ठीने सुद्धा आपल्या ऋतूकाळात देवयानीच्या पतीकडे एकांत सहवासाची विनंती केली शर्मिष्ठीनी पुत्रासाठी केलेली प्रार्थना धर्माशी सुसंगत आहे हे पाहून शुक्राचार्यांचे वचन लक्षात असूनही धर्मांना ययातीने प्रारब्धावर भरोसा ठेवला यदू आणि तुरवसू असे देवयानेला दोन पुत्र झाले आणि शर्मिष्ठेला दृढ्यू अनु आणि पुरु असे तीन पुत्र झाले मानी देवयानीला जेव्हा समजले की शर्मिष्ठेला सुद्धा आपल्या पतीपासूनच गर्भ राहिला होता तेव्हा ती रागाने जरफळत पी घरी गेली कानुययायातीने गोड शब्दांनी पाय चेपणे इत्यादी पद्धतींनी देवयानीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तिचा पाठोपाठ तोही गेला परंतु तिचे मन बळवू शकला नाही शुक्राचार्य सुद्धा क्रोधाने यायातीला म्हणाले तू अत्यंत स्त्रीपट मंद बुद्धी आणि खोटारडा आहेस म्हणून मनुष्याला क्रूप करणारे वृद्धत्व तुला येऊ यायाती म्हणाला ब्रम्हन आपल्या कन्येबरोबरच्या विषयभोगात अजूनही तृप्त झालेलो नाही यावर शुक्राचार्य म्हणाले ठीक आहे जो तुला आपले तारुण्य देईल त्याला वृद्धत्व देऊन त्या बदल्यात तारुण्य घे शुक्राचार्य ने जेवा अवस्था संगित यया अपना ज्येष्ठ यदू नुत्राला तू तु तु तु तुझे तानुण्य माला दे मतार्पण तू स्वीकार मैं अजुन विषय भोगप्त नहीं तुझे आयुष्य घ वर्ष विषया नंदा उपभोग घेन यदूला अपने ही मतार्पण अक्लीस घी जीवन ही रहू इच्छित नहीं कारण ही मनुष्य जोपर्यंत विषय सुखाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याला त्यापासून वैराग्य प्राप्त होत नाही परीक्षिता अशा प्रकारे तुरवसू दृमह्यू आणि अनुने सुद्धा आपल्या पित्याचे म्हणून मान्य केले नाही खरे म्हणाल तर त्या मुलांना धर्माच तत्व माहीत नव्हते या अनित्य शरीरालाच ते शरीराला नित्यमानित होत शेवटी ययातीने सर्वात धाकटा परंतु गुणांनी श्रेष्ठ अशा आपल्या पूर्व नावाच्या पुत्राला विचारले आणि म्हटले पुत्रा आपल्या मोठ्या भावांप्रमाणे तू माझे म्हणणे टाळू नकोस गुरु म्हणाला ज्यांच्या कृपेने मनुष्याला परमपदाची प्राप्ती होऊ शकते आणि ज्याने आपल्याला शरीर दिने अशा वडिलांच्या उपकारांची परतफेड या जगात पूर्ण करू शकेल जो पित्याच्या मनाप्रमाणे न सांगताही वागतो तो उत्तम पुत्र सांगितल्यानंतर अज्ञापनन करणाऱ्या पुत्रांना मध्यम म्हटले जाते जो आज्ञा केल्यानंतर सुद्धा मनात नसताना तिचे पालन करतो तो अधन पुत्र होय आणि जो कोणत्याही प्रकारे पित्याच्या आज्ञेचे पालन करीत नाही त्याला पुत्र म्हणणे चु असे म्हणून पुरूने मोठ्या आनंदाने आपल्या वडिलांचे म्हातारपण स्वीकारले राजा ययातीसुद्धा त्याचे तारुण्य घेऊन पूर्वीप्रमाणेच विषय सेवन करू लागला तो सातही द्वीपांचा एकछत्री सम्राट होता प्रजेचे पुत्रवत पालन करीत होता आणि आपल्या समर्थ इंद्रियांनी विषयांचा यथेच उपभोग घेत होता देवी यांनी त्यांची प्रियतमा पत्नी होती तीही आपल्या प्रियतमाला आपले मन वाणी शरीर आणि वस्तूंच्याद्वारा दिवसेंदिवस एकांतात अधिकाधिक सुख देऊ लागली राजा ययातीने सर्व वेदांचे प्रतिपाद्य सर्व देवस्वरूप यज्ञपुरुष इरणींचे पुष्कळ दक्षिणा युक्त यज्ञांनी पूजन केले जशा आकाशात कधी ढगांच्या झुंडी दिसतात तर कधी दिसत नाहीत त्याचप्रमाणे परमात्म्याच्या स्वरुपात हे जग स्वप्न माया आणि मनोराज्याप्रमाणे केवळ कल्पनाच आहे हे कधी अनेक नामे आणि रुपानी प्रतीत होते तर कधी नाही ते परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहेत त्यांचे स्वरूप सूक्ष्महूनही सूक्ष्म आहे त्या सर्व सर्वव्यापी भगवान श्री नारायणांना आपल्या हृदयात स्थापन करून ययातीने निष्काम भावनी पूजन करके हजारों इंद्रियाना उच्छल इंद्रिया मना आधीन कर सर्व विषय उपभोगले परंतु एवड्व चक्रवर्ती सम्राट ययाती भगवान बाबी तृप्ति हो